पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणसत्तरावे ताजा कलम बेदन वायलर श्वातसर वाल्ड पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे पस्तीस गेल्या मे मध्ये अधिक औषधोपचारासाठी माझी पत्नी भुवालीहून निघाली ती गेल्यानंतर माझे भोवालीला जाणे बंद पडून मला पूर्वी दर पंधरवाड्याला घडणारा डोंगरी रस्त्यावरील मोटर प्रवासही घडेणासा झाला त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखे होऊन आलमोरात तुरुंगातील वास्तव्य अधिकच वृक्ष वाटू लागल इतक्यात क्टा येथील भूकंपाचे हकीकत समजले त्यानंतर काही का, दुसरे तिसरे काही सुचनाच परंतु ती स्थिती फार काळ टिकली नाही कारण आपली व आपल्या विचित्र वर्धनाची विस्मृती होऊ नये म्हणून हिंदुस्थान सरकार फार दक्ष असत काँग्रस्त अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना दुःख निवारण्याच्या कामासाठी केट्ट्याकड जाण्याची परवानगी सरकारनं नाकारली असे वृत्त आमच्या काने आले धरणी कंपानंतरच्या दुःख निवारण्याच्या कामासंबंधीची हिंदुस्थानातल्या दुसऱ्या कोणत्याही माणसापेक्षा राजेंद्रबाबूंना जास्त माहिती असेल गांधीजी अथवा दुसऱ्या कोणत्याही लोकप्रसिद्ध व्यक्तीला केट्ट्याला जाऊ देण्यास सरकार तयार नव्हते केट्टा येथील भूकंपाबाबत लेख लिहिल्याबद्दल अनेक वृत्तपत्रांचे जामीन जप्त करण्यात आले जिकडे जावे तिकडे लष्करी मनोवृत्ती आणि पोलिसी नजर मग तुम्ही असेंब्लीत जा मुलकी कारभाराकडे नजर टाका अथवा सरहद्दीवरील बॉम्ब फेकीचा विचार करा एखाद्याला वाटेल की हिंदुस्थानातील बहजन समाज व हिंदुस्तान सरकार यांच्यामध्ये जणू काही नेत्याचे युद्ध झुंपलेले आहे पोलिसांचा उपयोग आहे आवश्यकताही आहे परंतु सर्व जगात पोलीस आणि पोलिसांचा दंडुका या वाचून दुसरे काही दिसण्याचे झाले तर मात्र जगात रावेसे वाटेल की नाही याची शंकाच आहे सत्तेचा अनिर्बंध उपयोग केला म्हणजे तिला बळी पडणारे व तिचा असा उपयोग करणारे दोघेही अधोगतीला जातात असे आपण आहे हिंदुस्थानातील वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्यांचा व विशेष करून सिव्हिल सर्व्हिसमधील नोकऱ्यांचा उत्तरोत्तर होत चाललेला नैतिक व बौद्धिक अदबपात डोळ्यात भरण्यासारखा आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा अदपात सहज लक्षात येत असला तरी सर्व नोकरवर्गच या रोगाने हो डागा आलेला दिसतो वरिष्ठ जागेवर वसत असेल त्याचीच हमखास निवड करण्यात येते माझ्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी असल्यामुळे चार सप्टेंबर रोजी अलमोरा तुरुंगातील माझी अकस्मात सुटका झाली व माझी शिक्षा तहफूब करण्यात आली आहे असे मला कळविण्यात आले मी साडेपाच महिने आधी सुटलो व सुटल्याबरोबर विमानामार्गे तडक युरोपकडे प्रयाण केले धुम्मसचक्री सापडलेले युद्ध व यादवी यांच्या चिंतेने काळवणलेले क्षितजावर आर्थिक आपत्तींचे वाद सदैव उसलेले युरोप परचक्राखाली भरडला जाणारा व बॉम्बमुळे हुरपळून जाणारा अॅबिसिनिया आणि स्वतःच्या प्रजाजनांवर निर्दयपणे दडपशाही करणारे बॉम्बचा पाऊस पडणारे पण त्याचबरोबर राष्ट्रसंघाचा कैवार घेऊन तोंडाने शांती स्रोत्रे गाणारे सर्व बलाढ्य आहे पण या ब्लॅक फॉरेस्टमधील शांततेचा व गांभीर्याचा तिळमात्र भंग झालेला नाही इतकेच नव्हे तर स्वस्तिकांकित निशारांचा धुमाकूळ देखील येथे फारसा दिसत नाही खालच्या दरीतून दुके हळूहळू वर चढत आहे तिकडेच माझे डोळे लागून राहिले आहेत दूर अंतरावरील फ्रान्सची सरहद्द आणि इतर सर्व भ्रूप्रदेश पाहता पाहता धुक्याआड दिसण्यासला धुक्याच्या या पडद्याआड काय काय गोष्टी दडल्या आहेत कोणास टाऊक